पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानाडे वाचक विद्या पाटील भाग पंधरावा फायनान्स कमिटीकडे नेमणूक सन अठराशे शहाऐंशी सिमल्याची स्वारी अहमदाबादचा पहिला टप्पा आम्ही पुण्याहून निघून अहमदाबादे स्वतःचे मित्र प्रोफेसर आबासाहेब काथवटे यांच्या घरी पहिला मुक्काम केला यावेळी स्वतःचे जुलक मित्र रा शंकर पांडुरंग पंडित हे काही सरकारी नाराजीमुळे रिकामे होते त्यांना सिमल्या देण्याकरता स्वतः आग्रह करून मुद्दाम आपल्याबरोबर घेतले होते शिवाय याचवेळी भावनगरचे एक श्रीमान व खानदानीचे नगरगृहस्थ हरिप्रसाद संतुकर देसाई हे स्वतःचे व पंडितांचे मित्र असल्यामुळे हो सिमला पाण्याच्या उद्देशाने आपली मुले माणसे व नोकर चाकर बरोबर घेऊन भावनगराहून अहमदाबादेस आले व तेथून आम्ही सर्व मिळून पुढे रवाना झालो आम्ही दोघे वंश बाबा भाऊजी बाई ब्राह्मण व असे तीन नोकर व स्वतःचे मित्र राब पंडित बाकी देसायांपैकी भाईसाहेबांचे कुटुंब दोघी मुली व नोकर बायका इतक्या बायका असून भाईसाहेब त्यांचे चार मुलगे व एक पदरचा हकीम व आणखी काही जवळचे नातेवाईक व वा बाकीचे नोकर अशी मंडळी होतो दुसरा मुक्काम जयपूर अहमदाबाद निघालो तर दुसरा मुक्काम जयपूरात झाला जेवणखान झाल्यावर तेथील प्रसिद्ध म्युझियम पाहण्याकरता आम्ही सर्वजण गेलो तेथे अनेक खोदकरू कारागीर संगमरवरी दगडाची कामे म्हणजे देवदिकांच्या फार सुबक मूर्ती पक्ष्यांची व जनावरांची चित्रे चौकोणी अष्टकोणी बदामी व वा वाटोळ्या डब्यावर वा डबे बूट बशा अशी अनेक तरची शिल्पकामे करीत होते तयार केलेली कामे कपाटातून मांडून ठेवली होती पैकी एक लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची मूर्ती लहान सुबक व गोजीरवाणी असलेली आमच्या वनशांना फार आवडली व त्यांना घेण्याची इच्छा दाखविली म्हणून ती मूर्ती घेऊन दिली तेथून आम्ही राजवाडा व सरकारी बाग पहाव्यास गेलो येता येता पहावा सापडला तितका शहराचा भाग पाहून बिराडी आलो व रात्रीच्या गाडीने पुढे अंबाल्यात जाण्याकरिता निघालो कालका येथील रमणीय बाग अंबाल्या पोहतो रेल्वे होती तेथे उतरल्यावर टांग्यात बसून कालका येथे गेलो कालका येथे उडिया गार्डन नावाची एक बाग मोठी पाण्यासारखी आहे ती पाण्याकरता आम्ही कालिकेस थांबलो ही वेळ दुपारची अकरा बारा वाजण्याची होती कादंबरीत एखाद्या बागेचे वर्णन जसे येते तसाच या बागेचा देखावा फार मनोरम होता आधी आम्ही तीन दिवसाच्या प्रवासातून त्या बागेत ऐन उन्हेच्या वेळ झाल्यामुळे आम्हाला तो फलांनी व पुष्पांनी अतिशय गजबजलेला बाग तो झाडांच्या शीतछायमधून येणारा गार वारा व जागजागी स्वच्छ पाण्याने तुडुंब भरलेले हाऊद वरून वाहत जात असल्यामुळे ते अधिक रमणीय दिसत होते त्या सर्वांहून मनाला विशेष आनंद विनारे त्या प्रदेशातील निरनिळ्या रंगांचे सुंदर बांध्याचे व आकाराचे मंजूळ बोलणारे व काही काही लहान चिमणीओडे पक्षी असून अतिशय उंच व बारीक स्वरात शिळ ती ऐकून त्यांच्या त्या शिळांनी व मंजूळ किलबिलाटाने आमचे प्रवासातील सर्व श्रम परिहार होऊन आम्हाला उलट अतिशय आल्हाद वाटला या बागेत सर्वांहून अधिक झाडे पियर नावाच्या फळाची होती ही फळे हिरवी असून एका बाजूला लाल असल्यामुळे शेंद्री आंब्यासारखी दिसत होती झाडाला आंब्यासारखीच पुष्कळ पाणी असून ते डेरेदार व ठेंग असते हे दिवस त्या फळाच्या हंगामाचे असल्यामुळे सर्व झाडे फळांनी ओथमलेली होती, होती। जमिनीवर नुसते उभे राहिले तर फळे हाताने तोडता येत असत झाडाला फळाहून पाणी कमी असावीत असे वाटे हौदा शेजारी कमाणी करून त्यावरून निरनिळ्या रंगांच्या व वासाच्या फुलांचे वेल सोडले होते एकंदरीत हो, तो बाग फारच उत्तम व नेहमी आठवण होण्यासारखा आहे असो सिमल्यास पोचलो बाग पाहून आम्ही पुढे निघालो तर रात्री सात आठ वाजता सिमल्यास जाऊन पोहोचलो तेथे भाड्याने जो बंगला घेतला होता तो मा हिंदू कुटुंबातील तीस चाळीस मनुष्यास राहण्यासारखा होता हा बंगला अर्कीच्या राजाचा असून जुन्या सिमेटीजवळ होता बंगला दुमजली व मोठा असल्यामुळे देसाई व आमच्या कुटुंबातील मंडळीच पुरेसा होता या बंगल्याच्या तळघरात अर्कीवाल्याचा वकील राहत होता सिमला येथील लोक, लोक वर रीती वाहते सिमल्याची हवा फारच उत्तम व पाण्यालाही गुढी चांगली पण पाणी विपुल नाही वस्तीच्या मानाने तर फारच कमी त्यामुळे तेथील पहाडी लोक पाहिले ते कातवटीत बसून स्नान करीत व त्याच पाण्यात सदरा विजाळ धुवून तिकडील बायकांचा पोशाख म्हणजे एक सुशिची विजाड अंगात सदरा व डोक्यावर तीन चार हात लांबीची ओढणी हातापायात गळ्यात व डोक्यात निरनिळ्या चांदीचे पितळेचे व मण्याचे दागिने वेण्या अनेक घालून त्या पाठीवर सोडतात बर्फ फडू लागला म्हणजे हे लोक ज्वालामुखीच्या पायथ्याशिवा आसपास राहतात पुरुषांचा पोशाख म्हणजे लंगोटी सदरा व डोक्याला गुंडाळण्यास चार पाच सात लांबीचे फडके इतकाच असतो हे लोक बांध्याने मजबूत असून रंगा गोरे व नाजूक असतात हे लोक बहुतेक हमालीचा किंवा मजुरीचा धंदा करतात त्यांच्या जातीत चार पाच किंवा अधिकही सख्या भावात एक बायको करण्याची चाल आहे अनुकूल असल्यास आणखी दुसरे बायका केली तरी चालतात नीती व आचार यांचा आपल्या इकडच्यासारखा विधीनिष्ध मानण्यात येत नाही आम्ही पुन्हा के राजे समजत आम्ही राहत होतो त्या बंगल्याच्या आसपास कुणी लोकांची वस्ती बरीच होती संध्याकाळची वेळ झाली म्हणजे त्यांच्या बायका आमच्या कॉम्पाउंडात बसाव्यास त्यांच्याशी सहज बोलण्यास आल्यावरुनच या गोष्टी मला समजल्या आम्ही दक्षिणी लोकांनी शेतीतील लोकांना तर नाहीच पण युरोपीय लोकांना देखील फारशी माहिती नसावी असं दिसत संध्याकाळी आमच्या बंगल्यातील आम्ही सर्व मंडळी फिराव्यास निघालो म्हणजे घरची 10-15 मंडळी चार पाच नोकर व चार पाच जिनेरिक हात गाड्या असत त्यांचे कुली वीस पंचवीस एका जिनरीकेला चार कुली असत असा मिळून बराच मोठा जमाव होई आधीच त्यावेळचे सिमल्याचे रस्ते अतिशय अरुंद वाकडे तिकडे व वा उंच असे असत तशात ही आमची सर्व मंडळी एकदम रस्त्यावर बाहेर आली म्हणजे रस्ता लांबवर भरून जाईल त्यामुळे कोणी नव्या पाहणाऱ्या माणसाला वाटे की ही कोठच्या तरी राजाची स्वारी असेल या धोरणाने कोणी साहेब लोक वाटेत भेटले म्हणजे आमच्या चपराशी लोकांना विचारित की ये का राजा है, त्यावर चपराशी पुणे का असे उत्तर देत नुसते पुणे या शब्दाला ते ओळखीत नसत थोडे भुजकळ्यात पडून म्हणत पुणे सतारे का राजा व त्यांना होय म्हणल्यावर त्या समजलेसे वाटे सिमल्याचा चार महिने सुखद मुक्काम सिमल्यास आमचा मुक्काम चार महिने होता पण त्यात आम्हाला कंटाळणे असे कधीही वाटले नाही सकाळचा व दुपारचा वेळ आपापल्या कामात बांधल्यासारखा जाई संध्याकाळी पाच वाजता बायका पुरुष मिळून कधी जक्कोवर हा डोंगर असून यावर जे मारुतीचे स्थान आहे ते रामदास स्वामींनी स्थापन केले आहे असे सांगतात व येथून चांदी झालं सोतल्यासारख्या बर्फाछदित शिखरांच्या ओळी दिसतात कधी कुसुमती हिलवर व कधी इकडे तिकडे फिराव्या जात असो रानोद संध्याकाळी फिरून आल्यावर रात्री नऊ वाजेपर्यंत स्वतःजवळ इंग्रजी वाचण्याचे काम रा ब पंडितांकडे होते ते काम ते फार प्रमाणे करीत पण बाहेरून मात्र गटको गटकी आता पुरे डोके दुखावायच लागले भूक फार लागली आहे असे म्हणून वाचन थांबवून हात आखडून लहान मुलासारखे बसत हे पाहून स्वतःला हसू येई व समजूत केल्यासारख्या के आर्जवाच्या स्वराने त्यांना म्हणावा की असे काय बरे तेवढा कॉलम तरी वाचा मग जेवायला उठू अजून तुमचा पोरपणा गेला नाही लहान मुलासारखे आडता किती म्हणल्यावर पंडितांनी हसून मुकट्याने वैस वाचावयास घ्यावायचे पण थोडा वेळ गेला नाही तोच प्रत्येक वाक्यावर काहीतरी टीका करून चेष्टा करून आपणही हसावायचे व स्वतःला हसण्यास हस लावायचे पंडितांच्या जेवणाचा प्रकार अशा रीतीने नऊ वाजेपर्यंत चेष्टा विनोद व वाचन झाल्यावर जेवावयास बसले म्हणून तरी काय आधीच त्यांना जेवण जात नसे प्रत्येक पदार्थ हातात घेऊन कधी चांगला कधी वाईट म्हणून हसून व टीका करून जेवण होईपर्यंत कोणीकडून तरी वेळ काढावायचा त्यांच्या मनातला हेतू हा की आज आपल्याला जेवण गेले नाही ही गोष्ट स्वतःच्या लक्षात येऊ नये पण आज त्यांचा प्रयत्न व्यर्थ होई, त्यांना भात फारसा आवडत नसे पण नियमाने पोळी खावायची तितकी खाल्ली की फक्त टिवल्या वावल्याच वेळ घालवे इकडे न बोलता स्वतःचे लक्ष असे त्यामुळे यांना जेवण गेले नसेल त्या दिवशी की थांबा उठू नका आज तुम्ही जेवायचे तितके जेवला नाहीत पोळी घ्या नाहीतर दूध घ्या मग उठा ऐन वेळेवर आपल्याला पकडले असे पवंत हसत व म्हणत तर मग इतका वेळ यत्न उगीच केला जेवताना होणारा थट्टा विनोद एक दिवस त्यांना असेच जेवण गेले नाही म्हणून दूध पिण्याचा आग्रह केला तेव्हा ते म्हणाले वहिनीबाईंची बाजू सावरून घेण्याकरता मी इतका वेळ उगीच बसलो पण एक जिन्नसही बरा झाला नाही मग खावे काय तेव्हा मी मध्येच म्हणले काय काय बिघडले आहे त्याचे वर्णन तरी करा एकदा म्हणजे त्यातही बराच वेळ निघून जाईल कोणाकडून वेळ काढावायचा इतकेच ना आपल्याला जेवण जात नाही हे सांगावायचे नाही यावर पंडित म्हणाले पहा बरे तुम्ही सांगा म्हणता म्हणून सांगतो याबद्दल तुमच्यावर कोणी रागवली तर माझ्याकडे काही नाही काय सांगू कोशिंबिर्या आंबट भाजीला चवच नाही भजी थोडीशी बरी आहेत पण ती तेलकट आहे ती मला खावायची नाहीत आमटेत कांदा कमी आहे पोळीला डाग जास्त पडले आहे मुरंबा दाट झाला आहे व आंबा उतरला आहे मग काय खावायचं आहे स्वतः म्हणले मीठ आणी आहे मिरचीला तिखट नाही एवढेच कसे विचार होय सगळे जिन्नस वाईट झाले आहेत मला कबूल आहे पण तुम्ही नुसतं दुधच प्या असे म्हटल्यावर ते निरुपायास्तव दूध पिऊन उठले गैरसमाजातून झालिरा रा ब पंडितांची बडतर्फी आम्ही शिमल्याला जाण्यापूर्वी राव बहादूर पंडित यांच्यावर विनाकारण सरकारी गजब झाला होता हा गळजब म्हणजे साप म्हणून भूई दोपडण्याचा प्रकार होता पुण्यात ज्या दिवशी फिमल उघडण्याचा समारंभ झाला त्या दिवशी श्रीमंत सयाजीराव गायकवाड या समारंभास हजर होत वल्ली वॉर्नर आदी करून अधिकारी मंडळीही हजर होती श्रीमंत गायकवाड यांना दुसरीकडे जावायचे असल्यामुळे ते तेथील काम संपण्यापूर्वी अर्धा तास अगोदर उठून गेले शेवटी म्हणावायाचे गोद घोण्यापूर्वी ते गेले ही गोष्ट ली वॉर्नर साहेबांना नाराज होण्यास कारण झाली पण रा पंडित हे हायस्कूलच्या पुरस्कर्त्यापैकी एक असून त्यांनीच कार्यक्रमास वेळ अधिक लागल्यामुळे कार्यपत्रिकेतील अगोदरच गीत कमी केले होते यामुळे ली वॉर्नरना अतिशय संताप व या गोष्टीच्या मुळाशी राज्रोहाचे बीज आहे असे त्यांनी दीर्घ रवाने केले व राईचा पर्वत करून तीन चार दिवसांच्या आतच राब पंडितांना सस्पेंड कर हे लिव ऑनरांच्या स्वभावाला अनुरूपच झाले पण राब पंडितांना व त्यांच्या मित्रत्वाने स्वतःला यामुळे फार त्रास झाला पंडितांचा स्वभाव जात्याच मानी व तल्लक असल्यामुळे या विनाकारण झालेल्या मानहानीबद्दल त्यांनी जीवाला फार लावून घेतले होते सतत याच विचाराने त्यांचे डोके दुखत असे जेवणाकडे लक्ष नसे व ती उदास दिसत पंडितांचे मन रमवण्याचे प्रयत्न ही त्यांची स्थिती स्वतःला माहीत असल्याने पंडितांचे मन ज्या रीतीने गुंतल व रमेल ते उपाय करावायचे असा क्रम ठेविला होता दररोज त्यांच्याशी विनोदाने क्रमणूक होईल असे वारंवार बोलावायचे दुपारी दोन तीन वेळ मध्येच त्यांच्या खुलीत जाऊन बसावायचे दहा पाच मिनटे त्यांच्याशी बोलून पुन्हा आपल्या कामास लागावायचे दोन चार तास त्यांना एकटेच एका विचारात राहू द्यावायचे नाही हा स्वतःचा मुख्य हेतू असे तिसऱ्या प्रहारचा फराळ व चहा त्यांच्याच खुलीत बसून घ्यावायचा फायनान्स कमिटीची बैठक असेल त्या दिवशी तिकडे जाताना पंडितांना लिहिण्याचे काम देऊन ठेवायचे थे। व संध्याकाळी घरी आल्यावर पंडितांनी लिहिलेल्या अक्षराबद्दल व ओळीच्या सरळपणाबद्दल उगीच काहीतरी चेष्टा करून हसावायचे व मी गेल्यापासून तुम्ही काय काय केले त्याचा हिशेब द्या वगैरे म्हणावायचे अशा रीतीने बोलणे केवळ आपल्याला करमणूक वाटण्याकरताच होत आहे हे पंडित समजून होते म्हणून तेही आपण उदासीन नाहीत आनंदात आहोत असे दाखवीत चेष्टा करीत हसत डोके दुखत असले तरी त्यांच्या खोलीत स्वतः गेल्याबरोबर चटकर हुशारीने उठून बसून आपल्याला काही होत नाही उगीच आळसाने बसलो होतो असे दाखवीत आपणाबद्दल स्वतःला वाईट वाटेल किंवा काळजी वाटेल अशी कोणतीही गोष्ट दृष्टोत्पत्तीस येऊ द्यावायची नाही असा त्यांचाही प्रयत्न असे पंडितांबरोबरचे संभाषण पंडितांचे मन विशेष रीतीने कशात असा विचार मनात आणून एक दिवस संध्याकाळी बोलता बोलता माधवराव कुंटे यांची सहज गोष्ट काढली व त्यांच्या धारणाशक्तीबद्दल आणि जबर विद्या व्यासंगाबद्दल खूप वर्णन करून म्हटले आपल्या सर्व मंडळीत कुंट्यांची धारणाशक्ती व वा स्मरणशक्ती वाखण्यासारखी आहे खरी हे बोलणे पंडितांना विशेष आवडले नाही तरी का ना ते काही बोलले नाही। तेव्हा विचारले का कुंट्याचे गुण तुम्हाला पसंद नाहीत वाटते तेव्हा पंडित जरा आवेशाने म्हणाले त्यात गुण तो काय आहे व पसंत काय असावयाचे वय कितीही असले म्हणून काय झाले एकदा निश्चय झाला म्हणजे मनुष्य कोणतीही गोष्ट साध्य करील आज आपण काही नवीन शिकू म्हटले तर आपल्याला नाही का व्हावायचे तेव्हा स्वतः म्हणले मला तूर्त पुष्कळ काम आहे माझे राहू दे पण तुम्ही फ्रेंच शिकता का खरोखर अजूनही तुमच्या मनात असल्यास शिका मात्र हो। ती बाई आहे हो तिच्या बंगल्यावर रोज तुम्हाला गेले पाहिजे ती तुमच्या घरी येणार नाही ती राहते त्या टेकडीचे नाव कुसुमती हिल आहे पहा तुम्हाला झेपत असेल तर पत् करा मी एक आपली सोय दाखविली पंडित याजवर काही बोलले नाहीत हसले मात्र नंतर जेवणाची वेळ झाली म्हणून आम्ही सर्व जेवावेच गेलो सकाळी उठल्यावर चहा पितेवेळी पंडितांनी विचारले खरेच काही फ्रेंच शिकायची सोय आहे तेव्हा स्वतः म्हटले वा मग मी काय तुमची थट्टा केली असे तुम्हाला वाटले ही पा तिच्या नावाची व पत्याची चिठ्ठी माझ्या खिशात आह काल जधुनाथ बाबूशी बोलताना मला या बाईबद्दल कळले फ्रेंच शिकण्याने पंडिताचा उदासपणा गेला मग दुसऱ्या दिवसापासून पंडित सकाळी सात ते दहा पावतो त्या बाईच्या घरी खरोखरीत फ्रेंच शिकावयात जाऊ लागले व स्वतःच्या अनुमानाप्रमाणे या नवीन व्यासंगामुळे पंडितांच्या मनाचा उदासपणा पुष्कळ कमी दिसू लागला शिवाय त्यावेळीची व्हायसराय लॉर्ड डफरिंग यांच्या भेटीचा दोन चार वेळा योग जमून आल्यामुळे पंडितांच्या मनाचा काही खुलासा होऊन त्यांना अधिक बरे वाटले असे दिसले असो शिमल्यातील सुखाचे चार महिने एकंदरी सिमल्याचे चार महिने आम्हाला सर्वांनाच त्यातही विशेष करून स्वतःला व शंकररावांना अधिक चांगले गेले यात शंका नाही आम्ही परत आल्यावर आपल्या सिमल्याच्या प्रवासाचे वर्णन तरी लिही असे मला स्वतः सांगितले पण मला लिहिता येणार नाही व जे काय मी लिहीन त्यावर टीका होईल अशा भीतीने मी काहीच लिहिले नाही वाटेने एकदा पंडितांचे देख स्वतः म्हटले तू सिमल्याचा प्रवास लिहिणार आहेस पण कुसुमती टेकडीवरचा मडमेविषयी काही लिहू नको हो परतीचा प्रवास सुरू सिमल्यावर चार महिने झाल्यावर फायनान्स कमिटी मद्रासेत जावायची असल्यामुळे आम्हाला मद्रासेत जावायचे होते म्हणून आम्ही परत पुण्यास येण्यास निघालो प्रथम सिमल्याला जातेवेळी घाई असल्याने वाटेतील प्रसिद्ध तीर्थ व शहरे पाहण्यास अवकाश सापडला नाही म्हणून परत येतेवेळी प्रत्येक क्षेत्री व शहरी एक दोन दिवस राहून ती पाहून यावे म्हणून मुद्दाम तीन वारांची रजा घेतली होती सिमल्याहून निघून हरिद्वारात जाण्याकरता खाली उतरताना वाटेत कालका व वा अंबाला यांच्यामधला बरीस रात्र झाली तेव्हा रस्त्यावरच ते रस एक पडवी दिसली तेथे ते टांगे उभे करून जवळपास पाण्याचा शोध करण्याकरिता एक दोन माणसे गेली त्या पडवीत जाऊन मेनबत्ती लावून आम्ही इकडतिकड़ पाहिथे एक ओबडधोवड घडवंजीसारखे बाक होते त्यावर आम्ही दोघे व पंडित जाऊन बसलो पाण्याकडे गेलिखा माणसाच येण्याचा अवकाश होता म्हणून मी फराळाचे डबे व करंडे आणण्यास नोकरास सांगितले व इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत बसलो पंडित म्हणाल आज तुम्ही फराळच काय केल आह मला फार भूक लागली आहे पंडितांचे थट्टचे संभाषण यावरून थट्टा सुरू झाली व सांगितले तुझ्या या निर्जीव पदार्थांनी यांची भूक धरत नाही पंडित हसून म्हणाले असे थोडेसे खरे आहे निर्जीव सजीवाचे जरी काही मानले नाही तरी या भट्टी जेवणापेक्षा त्या खाण्यात स्वादवरुची हो जास्त असते यात संशय नाही ज्यांनी कोणी स्वाद घेतला नाही ती माणसे अभागी असे मी समजतो त्यावर स्वतः उत्तर दिले हे तुमचे भाग्य तुम्हालाच लखलाव असो तसे भाग्य मिळण्याची इच्छा जन्मजन्मांतरी नको याजवर अशी तटेची बरीच बोलणी झाल्यावर पंडित म्हणाले या गोष्टी बोलण्याचा इतका कंटा आहे तर विलायतीला जाण्याचा विचार आहे तेव्हा कसे होईल तेव्हा स्वतः म्हणले ते का त्यांच्यामधे सुद्धा या पदार्थाला न शिवणारी मंडळी आहेच पण तो विचार कशाला आम्ही आपल्याला दूध भात व पिठले मिळण्याची सोय करू तेव्हा निघू निदान दूध वेळेवर मिळाले नाही तर पिठले भातावर भागवून घेऊ आम्हाला ते निरनिळ्या सवीचे पुष्कळ पदार्थ नकोत पडवी नवे खाटकाचे दुकान इतके बोलणे चालले असताना पाणी घेऊन मंडळी टांग्याजवळ आली आता फळाचे कडाव्याच्या पूर्वी जागा झाडावी म्हणून पुन्हा दिवा लावला व करता। काही आहे का असे इकडे तिकडे नोकर दिवा घेऊन पाहू लागले तोच पंडितांची नजर सहज तिकडे जाऊन ते एकदम हसून म्हणाले अहो ही नुसती पडवी नसून हे खाटकाचे दुकान आहे स्वतः विचारले हे तुम्ही कशावरून म्हणता कशावरून म्हणजे हा पहा धडधडीत ठोकळा आहे असे म्हणून हसू लागले ते ऐकल्यावर एते काही जिन्नस काढू नका असे म्हणून एकदम बाहेर जाणे झाले हरिद्वार व तेथी उष्णता मग सडके सडकेपलीकडे उड्या जागेत आम्ही फराळ बसलो शंकररावांना ही संधी मिळाल्यामुळे ते मात्र मधून मधून हसून थट्टा करून म्हणत खाटकाचे दुकान असा नुसता शब्द ऐकून विजेचा धक्का लागल्याप्रमाणे एकदम उठून इकडे आलात हे काय वगैरे बोलणी व चेष्टा करीत असताना आमचे फराळ आले मग आम्ही स्टेशनवर आलो व रात्रीच्या गाडीने निघून सकाळी सात आठ वाजता हरिद्वारच्या स्टेशनावर म्हणजे सहारनपूर इथं येऊन पोहोचलो तेथून निघून आम्ही प्रथम हरिद्वारास आलो त्यावेळी थेट हरिद्वारपर्यंत आगगाडी झाली नव्हती आम्हाला रेल्वे सोडल्यावर तेरा चौदा कोस्ट टँग्यातून जावे लागले हरिद्वारास आम्ही शिंद्यांच्या ओरीत उतरलो त्या दिवशी श्रावणी सोमवार होता ऐन दुपाची वेळ असल्यामुळे उष्मा फारच होत होता आमच्या इकडील चैत्र वशाखासारखे तिकडे आषाढ श्रावण हे उकडायचे दिवस असतात यावेळी उष्णतेने हिमालयावरील बर्फ वितळून गंगेत मिळाल्यामुळे तिला पूर येऊन भरून फुगून चालली होती व मोठी आल्हाददायक दिसत होती शिवाय यावेळी आम्ही सिमल्याच्या थंडगार हवेतून नुकतीच खाली उतरल्यामुळे हिमालयाच्या पायथ्याची उष्णता अतिशय वाटली व तिचा परिणाम स्वतःच्या प्रकृतीवर आम्ही अहमदाबादेत येऊन पोचण्याच्या पूर्वीच झाला तुढे येईल वृत्ती गंगामय झाली आह शिंद्यांच्या ओरीत उतरून सामान लावल्यावर मी काही फराळाचे दू का असे विचारावेच गुध अद्याप मिळाल नाही थोडा सांजा करून आणू का आठ श्रावणी सोमवार आह काही मंडळींना निराहार आहे म्हणून स्वयंपाकच उशिरा धरला म्हणजे सगळ्यांची सोय होईल असे मी बोलत होते पण ऐकते कोण आणि लक्षात ठिकाण होते कोठे पुरुष मंडळीची बसण्याची जागा लांबच्या लांब सोपे वजाओरी होती तिला पाच सहा खिडक्या होत्या व त्या खिडक्यांमध्ये तक्क्यासारखे दगडी कठडे केले होते खिडक्या खालीच गंगेचे पात्र असल्यामुळे या भरून चाललेल्या गंगेचे पाणी ओरीतील खिडकीत बसलेल्या माणसांच्या हाताला सहजी लागे अशा खिडक्यांपैकी एक खिडकीत स्वतः बसून व दोन्ही हात गंगेचा प्रवास सोडून पाण्याशी सहज खेळणे चालले होते चेहरा गंभीर झाला असून गंगेच्या उगमाच्या बाजूला नजर अगदी खेळून राहिली होती मन त्याच विचारात निमग्न झाल्यामुळे गंगामयच झाले होते मधून मधून चेहऱ्यावर आनंद व उल्हास दिसत होता अशी ती तल्ली स्थिती पाहून मी काही मिनटे स्वतःच्या तोंडाकडे पाहत उभे राहिले कारण मध्ये काही बोलून विक्षे पाडण्यास माझे मन घेईना इतक्यात राव पंडित पुढे येऊन म्हणाले आमची काही खाण्यापिण्याची तजबीज मी म्हटले होय मी तेच विचारण्यास आले होते की दूध अजून मिळाले नाही सांजा करून आणू का हे आमचे बोलणे चालले असता स्वतः मजकडे पाहून म्हटले काय आहे काय म्हणतोस मी पहिल्याने म्हणले तेच सांगितले तेव्हा म्हटले मी काही खात नाही आमचे होईल तेव्हा होऊ द्या मला अजून भूक लागली नाही पण या मंडळींची मात्र आधी सोयकर यांना भूक निघत नाही असे शंकररावांकडे पाहून हसून सांगितले ती संधी पंडित मला म्हणाले वैनी वाई कशाला भूक असेल तुम्ही तिकडे कामात होता पण येथे आल्यापासून मृत्यू अगदी गंगामय झाली आहे मला वाटते आता हरिद्वारीस राण्याचा बेत होणार रा आहे नुसत्या नावामुळे मनाचा ओढा इतका आहे मग प्रत्यक्ष महादेवाची कितीतरी धांदल उडाली असेल तेव्हा हसून सांगितले येथे तुम्ही अगदी चुकलं हे तुमच्यावरच येत आहे कारण माझे नाव सांबाचे नसून तीन अक्षरी विष्णूचे माधव आहे पंडितांना उद्धवाचे काम व पुण्याचे चिंतन तरी शंकरराव तसेच पुढे म्हणाले पण वहिनीबाई येथे राण्याचा बेत झाला तर तुमचे कसे होईल हे कुसुमची टेकडीच्या बोलण्यानी उसने फिटत आहे असे माझ्या लागले जाण्यात येऊन मी म्हटले काय व्हावायचं आहे माझी काळजी कशाला का कोठेही राणे झाले तमी मी जवळ असणारच मग मला धाक कसला आम्ही येथे राहिल्याने तुमचे काम मात्र जास्त वाढेल रोजची वर्तमानपत्रे बुके वगैरे पाठविणे काही खाजगी चळवळी असतील त्या कळविणे मत विचारणे ही सर्व कामे तुम्हालाच करावी लागतील एका पुण्याच्या मंडईंना मात्र अफू तुटल्यासारखे होईल व त्यांना परोपरीने निरोप सांगण्याचे उद्धवाचे काम तुम्हालाच करावे लागले तेव्हा पंडित म्हणाले कसला उद्धव आणि कसला माधव पुण्याचे लोक सगळ्या मुलखाचे भांडखोर पण त्यांच्यावर कोण लोभ आहे पुणे म्हणजे अगदी जीव की प्राण पुणे सोडून कोठे चैन पडावायचे नाही येथे राहून ध्यानस्थ बसावायचे झाले तरी चिंतन पुण्याचे चालेल इतका मनाचा ओढा त्या पुण्याकडे आहे हे सर्व बोलणे चाललेले स्वतः असून मुकाट्याने ऐकून घेतले व मग म्हटले सर्वस्वी नसला तरी तुम्ही म्हणता तसा थोडासा आरोप तुम्हाला लागू करता येईल खरा असं हरिद्वारचा निरोप याप्रमाणे बोलत असता तेथील क्षेत्रोपाध्याय शिंद्यांचे वकील वगैरे मंडळी भेटण्यात आली त्यांच्याशी बोलणे होऊन दोन तीन वाजता आमची जेवणी झाल्यावर संध्याकाळी आम्ही सर्व मंडळी कणखल तीर्थ देवळे आणि गंगोत्री बदरी केदारकडे जाण्याचा दरवाजा वगैरे पाहून घरी परत आलो व रात्रीच्या गाडीने निघून सकाळी लाहोरास उतरलो मुक्काम लाहोर सकाळी लाहोर स्टेशनावर आमची गाडी येऊन पोहोचली तेथे लाहोरची मित्रमंडळी आम्हाला उतरून घेण्याकरता आली होती त्यांनी पाहून ठेवलेल्या जागेत आम्ही उतरलो लाहोरा स्वतःचे एखादे व्याख्यान व्हावे असा मंडळींनी आग्रह केल्यावरुन स्वतः ते कबूल केले व त्या संध्याकाळी व्याख्यान झाले मला भेटण्याकरता काही पंजाबी बायका आल्या होत्या त्यांनी मला आपल्याबरोबर सर्व शहर व सार्वजनिक बाग आणि किल्ला दाखवून संध्याकाळी परत आणून पोहोचविले दुसऱ्या दिवशी काही बायकांच्या आग्रहावरून मी त्यांच्या घरी गेले स्वतःलाही मित्रमंडळीकडे पान सुपारी होती तेथून परत आल्यावर लाहोरचे प्रसिद्ध लाकडी चांदीच्या मुलाम्याची उत्तम नक्षी केलेली भांडी रेशमी आणि कलाबुदच्या काशीद्याचे काम केलेले तर कपडे मुलामुलींचे खेळ वगैरे खरेदी करून पुन्हा रात्रीच्या गाडीने निघून दुसऱ्या दिवशी आम्ही अमृतसरास येऊन पोहोचलो अमृतसर अमृतसर येथे उन्हाळा अतिशयच कडक म्हणजे असह्य वाटला आगगाडीवरील व रस्त्यांवरील हमालाच्या डोक्यावर ओझे असले तरी एका हातात पंखा असावायचाच उन्हाळा इतका कडक की काम करताना सुद्धा एका हाताने वारा घेण्याचे काम चाललेच पाहिजे तरच निभाव आम्हाला स्टेशनावर उतरून घेण्याकरता जी मंडळी आली होती तीच पुढे बिराडपौतो पोचवण्यात आली होती त्यांनी आमच्या उतरण्याची सोय एका मोठ्या सराईत केली होती तेथे त्यांनी कोचे खुर्च्या फळफळावळ फर दूध वगैरेची तयारी आधीच केली होती शिवाय तीन चार कोली हातात पंखे घेऊन उभे होते जबार उन्हाळा जेवणाची व्यवस्था या प्रांतात पियळस नावाची फळे पुष्कळ पिकतात ती चविनी आंबटगोड अशी मधून असतात पोहोचविण्यात आलेले लोक परत गेल्यावर पंडित व स्वतः थोडे दूध घेऊन व काही फळे खाऊन आपापली पुस्तके उघडून कोचावर स्वस्त पडले कुली वारा घालीत होते माझ्याकरिताही पडदा लावून थोडीशी खोलीसारखी जागा केली होती व एका मित्राने आपल्या घरची मुलकरीन वारा घालण्याकरिता पाठविली होती पण त्या मुलकांनीच मी सांगितले की तू आता घरी जा तुझे काम नाही माझी बाई मजबरोबर आहे असे म्हणून तिच्या हातावर चार टाकल्याबरोबर ती चालती झाली व मलाही जरा बराय वाटले कारण सर्व सामानाची व्यवस्था लावून स्वयंपाकाचे सामान काढून घेऊन स्वयंपाक करावायचा हे आमचे मुख्य काम पुरुष मंडळीची जेवणे झाल्याशिवाय काम टाकून उकरते म्हणून वारा घेत स्वस्त पडून राणे, आम्हा हिंदू बायकांना कसे रुचणार मी खाली जाऊन स्वयंपाकाची सर्व तयारी करून दिली सामान सुमान नीट लावले व स्वयंपाक होळीपर्यंत तेथेच -ते -ते बसून राहिले पण तेवढ्या वेळात मला चार वेळ थंड पाण्याने अंग धुवावे लागले तेव्हा कोठे तेव वाढणे निभावले इतका जवळ उन्हाळा होता सराईमधील दही लावून केलेले स्नान आम्ही ज्या सराईत उतरलो होतो ती सराई फारच मोठी होती सराईच्या दरवाजातून आत आल्याबरोबर सुमारे पंचवीस तीस हातांवर एक मोठे तळे बांधलेले होते तळ्याच्या तिन्ही बाजूंना मोठमोठे सोपे बांधलेले असून त्यावर माड्या बांधल्या होत्या त्यात प्रवाशांना उतरण्याची ज्याच्या त्याच्या मानाने सोय केली होती प्रथम दरवाजातून आत सराईत येताना दरवाजा मोठा वेशीसारखा असल्याने त्याच्या दोन्ही बाजूंना दयाने भरलेले रांजण विड्याची पाणी फुले पंखे सरबते व फळे यांची दुतरफा दुकाने लागलेली होती बाहेरून येणारा जन। पैसे दिल्याचे तरी दही विकत घेऊन आत आल्यावर सराईच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या तळ्यात अंगाला दही लावून स्नान करी असा क्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालूच असे याच तळ्याचा एक कोपरा भोवताली उंच चुनेची भिंत बांधून कुडून घेतला होता व आत एकच वाकडी वाट ठेवली होती ती जागा फक्त बायकांना स्नान करण्याकरता ठेवली होती बायकाही पुरुषांप्रमाणे दही विकत घेऊन आत या लोकात पडदा कडक असल्यामुळे तोंडावर बुरखा घेतलेल्या त्या तशा स्नानगरात जात मीही पहिले स्नान त्यांच्या स्नानगृहात केले मी नेसलेल्या लुकड्यासकट स्नानाकरता पाण्यात शिरले ही गोष्ट तिथे असलेल्या बायकांना बरी वाटली नाही काही बायका हसल्या पण मी लक्ष देत नाही असे पाहून एक दोन पोख्त बाया मला म्हणाल्या अगं बाई अंगावर कपडा ठेवून केलेले स्नान तुला स्वच्छतरी कसे वाटते आम्ही काही पुरुष आहोत बायका बायकात लाच कसली तुमच्या देशात अशीच चाल आहे काय मी म्हटले होय आम्हाला सरके स्नान करण्याची कधीच सवय नाही इतके बोलून मी तेथून निघाले या स्नानगृहात स्नान, स्नान करणाऱ्या सर्वच बायका एका चालीच्या असल्यामुळे त्यांना त्याचे ते काही वाटत नसे पण मला मात्र तसा प्रकार इकडे पाण्याची सवय नसल्यामुळे फार लाज वाटली अमृतसरचे सुवर्ण मंदिर आमचे धुपाचे जेवण झाल्यावर काही शीख मैत्रिणी भेटाव्यास आल्या अमृतसरात जे एक सोन्याचे देऊळ असे म्हणतात ते कसे आहे हे पाहण्याकरता मी या बायकांच्या गेले देवळाला फक्त आतून सोन्याच्या शाहीची वेलबुट्टी व नक्षी केली होती देवळात विशेष काही दिसले नाही म्हाताऱ्या बायका व पुरुष यांची पुराण ऐकण्यासाठी पुष्कळ गर्दी जमली होती देवळात व मुख्य जागी इतर हिंदू देवळांप्रमाणे देव बाग किंवा कोणाची तरी मूर्ती अगर आकार काहीच नसून मुख्य जागी एक भव्य चौरंग मांडून त्यावर उंची वेचनात गुंडाळलेली एक ग्रंथ साहेबाची फोती होती, होती। हाच आमचा देव व हाच आमचा धर्मग्रंथ असे बरोबरच्या बायकांनी मला सांगितले शीख बायकांच्या स्वागताची रीत मग परत येतेवेळी काही बायकांच्या विशेष आग्रहावरून मी त्यांच्या घरी गेले त्यांच्या चालीरितीप्रमाणे त्यांनी हुक्का सरबत पानसुपारी वगैरे पाऊन सराचे पदार्थ माझ्यापुढे आणले आम्मा दक्षिणी बायकांना पुरती रोज विडा खाण्याची सुद्धा सवय नाही ती या दुसऱ्या पदार्थाची ओळख कुठून असणार कारण आमच्या पुरुषात सुद्धा हुक्क्याची माहिती फार नाही म्हणले तरी चालेल तेव्हा अर्थातच मी हा पाऊंचार नाकारला मग त्यांच्या चालीप्रमाणे मोठा मान म्हणजे मुख्य यजमानीन बाईने आपल्या हाताने सुनाला लावून पट्टी करून देण्याचा असतो त्याप्रमाणे मुख्य बाईनी पट्टी दिली व मी ती घेतली व त्यांच्या सालीरीतीबद्दल काही बोलून चालून मी परत बिराडी आले त्यास रात्री आम्ही अमृतसराहून निघून दुसऱ्या दिवशी दिल्लीस येऊन पोहोचलो दिल्लीचा दोन दिवसांचा मुक्काम दिल्लीतही अशाच एका मोठ्या सराईत उतरलो त्याच सराईत खालच्या मजल्यावर बंगाली यात्रेकरुंचा एक मोठा मेळा उतरला होता या मेळ्यात पुरुषांपेक्षा बायका जास्त होत्या त्यात काही मुली काही गर्भारशा काही लेकूरवाळ्या व वा, काही वृद्ध अशा सर्व तऱ्हेच्या बायका होत्या पण आश्चर्य हे की सर्वांचे पोशाक एकसारखे दिसत होते म्हणजे त्या दाहा हात लांबीचे धोतर नेसल्या होत्या अंगात सोळ्या नव्हत्या कपाळाला कुंकू नव्हते इतकेच नव्हे तर त्यापैकी एकीच्याही डोकीवर केस नव्हते डोकी पदर मात्र डोक्यावरून असल्यामुळे त्या सर्व आमच्या इकडील सोळ्या झालेल्या बायकांसारख्याच दिसत होत्या या सर्व लक्षणांवरून सगळ्या बायका विधवा असाव्यात असा माझ्या मनाचा कल होऊन मला अतिशय वाईट वाटले व त्याच भावने मी पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे पाहू लागले तो त्यांचे हसणे खेळणे थट्टामस्करी विनोद वगैरे प्रकार पाहून मला वाटू लागले की माझ्या समजुतीत काहीतरी चूक आहे या सर्वच बायका दुःखी वर्गाच्या खास नसाव्यात पण मग पोशाखात सौभाग्य लक्षण विवर्जित अशी सर्वच एकसारख्या कशा याबद्दल त्यांना समक्ष विचारून खुलासा करून घ्यावा तर भाषेची अडचण आली मला बंगाली एक शब्दही समजत नव्हता व त्यांना इंग्रजी किंवा मराठी येत नव्हते शिवाय स्वस्थपणे बसून बोलण्यासारखा वेळही नव्हता कारण आम्ही दिल्ली येथील प्रसिद्ध इमारती स्थळे व मनोरे पाहून दोन दिवसांनी आग्र्यास आलो मुक्काम आग्रा ताजमहाल दर्शन आग्र्याला आल्यावर तेथील मुख्य इमारत ताजमहल पाण्यास गेलो स्वच्छ व काळ्याभोर मोठ्या प्रमाणे युक्त असा यमुनेचा वेढा असलेला तो सुंदर संगमरवरी दगडांचा ताजमहल आम्ही पाहिला त्यातील प्रत्येक खांबावर ज्या वेलबुट्ट्या झाडे फुले व पक्षी कोरलेले आहेत त्याला लागणारे सर्व रंगाचे दगड मिळवून ते सप्रमाण उत्तम रीतीने बसविले आहेत अशी इमारत बांधण्याकरता ज्याने अगणित द्रव्य खर्च केले त्याचे नवर वाटल्यापासून राहत नाही पण याहूनही इमारत बांधणाऱ्या शिल्पकारांचे कौतुक अधिक वाटते या शंका नाही मथुरा गोकुळ व वृंदावन आग्र्यातील आणखी काही पाण्यासारखी ठिकाणे पाहून नंतर आम्ही मथुरेला आलो दुसऱ्या दिवशी नावेत बसून गोकुळ व वृंदावन पाण्यास गेलो गोकुळात पाण्यासारखे काही नाही पण वृंदावनास मात्र देऊळ मोठे व फार सुंदर बांधलेले आहे देवळाचे आवारही फार मोठे आह हे गोकुळ अष्टमीच्या उत्सवाचे दिवस असल्यामुळे तद्देशीय म्हणजे ब्रिजवास हे गुजराती व बंगाली सुमारे शे दीडशे आप आपापल्या श्रीमद भगवताच्या पोथ्या पुढे ठेवून वाचित बसले होते या सप्ताचा सर्व खर्च व ब्राह्मणांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था धनिक यात्रेकरांकडून होईल म्हणजे तेथील पंडे लोक आलेल्या यात्रेकरांकडून याबद्दल काहीतरी रक्कम मागून घेत वृंदावनाहून आम्ही मथुरेस परत आलो हे शहर मोठे असून यातील इमारती मजबूत व भव्य आहेत शहरात राहणारे पंडे लोक श्रीमान आहेत तेथे मुख्यत्वे करून ब्रिज भाषा बोलतात ती फार गोड मृदू व नम्र आहे असे तेथी लोक मानतात निरनिळ्या देशात जी हिंदी भाषा वापरली जाते त्या सर्वांपेक्षा ब्रिज भाषा वरील गुणांनी युक्त असल्यामुळे तिचा त्यांना मोठा अभिमान वाटतो अजमीर व वा पुष्कर तीर्थ मथुरेहून निघून आम्ही अजमिरास आलो येथून सहा सात मैलावर पुष्कर नावाचे पुराण प्रसिद्ध तीर्थ आहे या ठिकाणी कमळाची उत्पत्ती अतिशय असल्यामुळे कमळे विपुल मिळतात व त्यांच्या मोठमोठ्या पानांचा उपयोग केळीच्या पानांसारख्या जेवणाकडे करतात कमळाच्या बियांचे मकाणे करतात अजमिराज गेल्यापासून स्वतःला थोडे बरे वाटण्याचे झाले म्हणून पुष्कर पाहवायचे असले तर आज तूच जा मला बरे वाटत नाही म्हणून मी येत नाही असे सांगितले इतक्या जवळ आल्यासारखे पुष्कर पाहून जावे असे मनात आणून मी जानकीबाईंना व उपाध्याला घेऊन गेले टांग्यातून उतरले तो तेथे ते यात्रा स्नाना करता आलेली होती त्याच दिल्लीत भेटलेला बंगाली बायकांचा मेळा आलेला होता या बायका नुसत्या तोंड ओळखीच्या होत्या तरी त्यांना काही विचारण्याचा माझा हेतू असल्यामुळे मी त्यांच्यापैकी एका वृद्धबाईच्या शेजारी स्नाना करता पाण्यात गेले स्नान करताना तिला हिंदुस्तानीत विचारले या सर्व बायकांमध्ये कुमारिका किती आहेत विवाहित किती आहेत व दुःखी किती आहेत तुम्ही सर्वांनी सारखे पोशाख केले आहेत हे कसे चोळी बांगड्या कुंकू वगैरे सौभाग्य लक्षणे धारण करण्याची तुमच्यामध्ये चाल नाही काय अविवाहित विवाहित व विधवा यांच्या खुना कशा ओळखाव्या हे मला कृपा करून सांगा रागावू नका मी परक्या दिशातील आहे म्हणून माहिती करता विचारते बंगाली स्त्रियांच्या चालिरीती या बाई पोखता आणि समजदार होत्या त्यांनी नीट ऐकून घेऊन खालील माहिती सांगितली त्या म्हणाल्या दहा वर्षाच्या आती ल असून हातात लोखंडी वाळा नाही पण जी काटाची धोतर नेसलेली व भांगाच्या जागी कुंकू लावलेली असेल ती अविवाहित समजावी जी काटाची धोतर नेसलेली आहे व डाव्या हातात लोखंडी वाळा आहे ती विवाहित समजावी लोखंडी वाळा डाव्या हातात असणे हे आमचे विवाहचिन्ह आहे जी काटाशिवाय साधे धोतर नेसलेली आहे वजीच्या भागात कुंकू नाही वजीच्या हातात वाळाई नाही ती विधवा समजावी चोळी काचेच्या वांगड्या गळेसर वगैरे घालण्याची आमची चालच नाही मी विचारले पण तुमच्या कोणाच्याच डोक्यास केस नाहीत हे काय यात्रेत क्षौर त्यांनी सांगितले यात्रेकरता क्षेत्रात आल्यावर क्षौर केल्याचं परत गेले तर आमच्यात अपवित्र मानतात वगैरे सांगून आमच्या रीती त्यांनी मला उलट विचारले की डोक्यावर पदरनं घेता उद्दटपणाने पुरुषांपडे वागणे हे तुम्हाला कसे आवडते माता उडा ठवण्याची चाल तुमच्या दिशात आहे काय तुम्ही पडदा ठेवित नाही काय वगैरे माहिती विचारित असता माझे स्नान होऊन मी कोरड्या नसले व ब्रम्हदेवाच्या देवालयाकडे देवा गेले ब्रम्हदेवाचे देऊळ सर्व हिंदुस्थानात ब्रम्हदेवाचे देऊळ व पूजा याच क्षेत्रात आह दुसरीकडे कोठेही नाही असे ऐकिले तेथे एक थोडेसे लांब सावित्रीचे देऊळ आह पण ते मी पाहण्यास गेले नाही कारण आदल्या दिवसापासून स्वतःची प्रकृती आमांशाने थोडी बिघडली होती त्यामुळे मला लवकर परत जावायचे होते अहमदाबाद मार्गे पुण्यास आज मिरव नाम्मी सिद्धपुरास गेलो तेथे सरस्वती नदी असून तेथे श्री कपिल महामुनीचे देऊळ आहे याच ठिकाणी कपिल महामुनी आपली माता देवहुती इला बोध करून तिचा उद्धार केला हे प्रसिद्ध स्थान आहे म्हणून आपल्या हिंदू लोकांना विशेष पूज्य वाटते या क्षेत्राला मात्रू गया म्हणतात ते पाहून आम्ही अगदी अहमदाबादे झालो या ठिकाणी स्वतःची प्रकृती जास्त बिघडल्याने एक वेळ भावनगर व वा काठेवाड पाहून जावे असा भावनगरच्या मित्रांनी आग्रह केला होता तरी प्रकृती करता, तो बेळ करून आम्ही एकदम पुण्यास आलो त्याच दिवशी माझे वडील वादल्याची दुःखकारक बातमी आम्हाला येऊन पोहोचली इकडे स्वतःच्या प्रकृतीचे मान वाढू लागल्यामुळे माझे पंधरा दिवस दुःखात व गेले मग पुढे दुखण्याला थोडा उतार पडू लागला पुढे पंधरा दिवसांनी प्रकृती चांगली सुधारून आगगाड़ीत बसन सारी जामी मद्रासेक नि